श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड्या वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा श्री दत्त महात्म्य अध्याय बेचाळीसावा श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमहा दैत्याने योजलेली माया प्रात काळी दूर झाली आणि सर्वांना जाग आली इंदुमती जागी होऊन आजूबाजूला पाहते तो पुत्र नाही तिने दासींना विचारले त्याही आश्चर्याने डोळे पुसून पाहू लागल्या तर बाळ कोठे दिसेना त्या काळजी करू लागल्या इंदुमतीने पुन्हा इकडे तिकडे पाहिले मग ती मोठ्याने रडून भूमीवर मुर्चीत पडली ती शोकाने दाटून म्हणाली हाय हाय माझा प्राण कोणी असा माया जाळ पसरून चोरून नेला हे परमेश्वरा माझ्या मुलाला कोणी नेले हे जगदीश्वरा करुणा करा मी आता काय करू ह्या शोकाक मला टाकून माझा नंदन कोठे गेला तो सोमवंशभूषण कोठे दिसत नाही कोण पामर आला आणि त्याने माझा पुत्र कसा नेला हा घाला त्याने कसा घातला मला झोप का आली इतके उत्कट कष्ट करून व घोर तप आचरून कठोर नियम पाळून जो सूत हाती आला तो एकाएकी कसा नाहीसा झाला तसा देवपुत्र आम्ही स्वप्नातही पाहिला नव्हता त्याला अकस्मात कोणी असा हिरावून नेला श्री दत्ताचा प्रसादाने असा ताप कसा दिला ज्याचा महिमाघात ज्याला विद्वान वंदन करतात त्याच दत्ताने आम्हाला प्रसाद दिला ज्याला काल भीतो त्या दत्ताचे वचनासी कसे व्यर्थ झाले याचे मला आश्चर्य वाटते अरे माझ्या गुनी बाळा मनोरमा सुकुमारा प्राणाधारा कोठेवरील लपून राहिलास लवकर ये इतका कार रागवलास मी निजले म्हणून तू रुसलास का लवकर ये रे मी पुन्हा हयगय करणार नाही पद अर्थ अरे रे पुत्रा मी दुष्टबुद्धीची आहे हाय हाय आता काय करू तू निजता जर मी जागी राहिले असते तर पुत्रा अशी गती का झाली असती तू मोठा गुणवंत व पंडित होशील अशी माझी आशा तू खंडित केलीस तू शत्रुला मारून पुढे राज्य करशील व वृद्धपणी आम्हाला तारशील असे वाटले होते तुझे ओझे नऊ महिने वाहण्याचा त्रास मी मानला नाही हे पुत्रा तुझी आम्ही विशेष आशा बाळगली होती आता ते सर्व स्वप्नाप्रमाणे भासते आता माझ्यावर हा दुःखाचा पर्वतच कोसळला हे पुत्रा माझा मनोरथ तू पुरविला नाहीस तो आता दुसरा कोण पुरवणार आक्रोश करून करून माझी वाणी शिनून गेली पण दुःख कमी होत नाही असे वाटती की माझी भीती निवारण न होताच आयुष्य संपणार अरे मी तुझा इतका विश्वास धरला तो तू मला असा कसा टाकतोस तुला माझी दया कशी येत नाही ते सांग तू नसल्यामुळे ह्या दिशा शून्य वाटतात शिवाय माझी आशा भग्न झाल्याने दुर्दशा आली आहे अशा मी कशी वाचू असा आक्रोश करून व त्याचे रूप आठवून कपाळ फोडून घेत राणी म्हणाली मला मरण का येत नाही अरे पुत्रा कार्य आपले मुख दाखवित नाहीस माझ्या स्तनाला पान्हा फुटला आहे तू का येत नाहीस कोठे लपलास हे ऊर जळजळते आहे माझे मन कळवळते आहे मी येथे तळमळते आहे परंतु तुझे मन का बळत नाही तुला प्रसवले हे म्हणायला मला लाज वाटते ह्या तोंडाला मा लागला तू आता कोणाला दाखवू तू मुळातच उदरी आला नसतास तर फार दुःख झाले नसते परंतु हे दुःख पर्वतः एवढे आहे माझे दूध वाया चालले आहे म्हणून तू लवकर धावून ये उगीच रुसून कोठे जाऊन लपला आहेस माझा आनंददायी पुत्र त्याला एकदाही दूध पाजले नाही या अन्यायाने रागावून निघून गेला काय अरे पुत्रा धावत ये तुझ्या मुखात स्तन देते कठोर मन करून लपून राहू नकोस ईश्वराचा प्रसाद ज्याच्यावर झाला आहे त्यालाही पुत्राचे दुःख सहन होणार नाही मी तर मंद बुद्धीची मी हा खेद कसा निवारू ईश्वरने आमच्याकडे पाठ फिरविली म्हणून ही दशा आली आता जीवनकळा संपली असे वाटते पुत्र जन्मल्याबरोबर तो दिव्य भासला म्या पापिनीने त्याचे लालन पालन केले नाही त्या राजसाला मी क्षणभरही मांडीवर घेतला नाही की पाळण्यात घालून हातात दोरी धरून गाईले नाही आधी ममता लावून जो मला सोडून गेला त्याला मी एकदाही तेलाने माखून न्यायला घातले नाही दरवाजातील द्वारपाळांच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधून कोणा माझा बाळ नेला ते कळत नाही हे सर्व स्वप्नाप्रमाणे घडले व्यर्थ मी ओझे वाहिले आणि कष्टाने प्रसविले जातकर्मही व्यर्थ केले पुढे पुत्र दृष्टीला पडेल याचा भरवसा कोण धरील पुत्राचा शोक करून मीच मरून जाईन माझे मन फार हळहळ हल आहे अशी कशी मी बापीण मीच का मरून गेले नाही असे कसे माझे प्राक्तन मी पंक्तीत भेदभाव केला कोणाचा विश्वासघात केला का कोणाच्या द्रव्याचे अपहरण केले किंवा पूर्वजन्मी सर्प मारला विप्राला लुटले की गावावर घाला घातला ब्राह्मणाचे धनहरण करणे हे सर्वात मोठे पातक आहे सर्व कुळाचा नाश करणारा अग्नि तो आहे कितीही महान व्यक्तीने जर ब्राह्मणाच्या धनाचा अपहार केला तर तिला पुढील जन्मी संतान होत नाही असे मी ऐकले आहे माझ्या हातून असे अपहरण झाले असेल म्हणून हा पुत्र नाहीसा झाला काय कर्मावाचून अनर्थ घडून येत नाही किंवा कोणी विश्वासाने ठेवलेल्या वित्ताचे अपहरण केले म्हणून हे पाप उगवले पूर्वजन्मी मी कोणाचे रत्न चोरून घेतले असावे म्हणून हे पुत्र रत्न नाहीसे झाले असावे हे केवळ आश्चर्य वाटते की माझ्या पुढचे बाळ नाहीसे झाले जेवत असताना मी कोणाच्या पुढची पत्रावळ ओढली नाही माझा शुभलक्षणी पुत्र एकाएकी गुप्त झाला हे मित्राचा द्रोह केल्याचे पाप उदयास आले असे वाटते मी ब्राह्मणाचा वध केला की दारुण बाळ हत्या केली की ज्या पापापासून माझा नंदन नाहीसा झाला मी यतीचा क्षोभ घडविला अतितीला विनमुख पाठविले की कोणाचा घास हिरावून घेतला म्हणून हा पुत्र गेला आधी आश्वासन देऊन मी कोणाला फसविले की देवा पुढचा पूर्वजन्मी ही पापे मी केली नसतील तर मी इतर ह्यावेळी बाळाला कोण चोरून नेते मी महंतांना वंदन केले नाही की परदैवताची निंदा केली की स्वतःच्या दैवताची पूजा करताना मध्ये चुटले उत्तम अन्न तयार करून पंक्तीभेद करून मी भोजन केले असेल म्हणून हा पुत्र अंतरला मदाचा भरात मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल किंवा के गोग्रहास हिरावून घेतला असेल स्वजनांमध्ये विदुष्ट असेल पतीला दुःख दिले असेल दाम्पत्यात वाद निर्माण केला असेल म्हणून हे दुःख झाले मी जे वाईट स्वप्न पाहिले त्याचे हे फळ आले सूर्याचे स्तवन केले ते व्यर्थ कसे गेले ही अशी अवस्था मी कोणाला बरे सांगावी माझे दुःख निवारून कोण मला धीर देईल मनसे उद्विग्न झाल्यावर राज्य घेऊन काय करावे पुत्रधन नाहीसे झाल्यावर सर्व काही विषासमान वाटते समस्त ऐश्वर्याहून अधिक पुत्रधन वाटते ज्याला संतान नाही त्याचे सतनी कोण येतो मांजणारीच्या घरची भिक्षा कोणी घेत नाही पुत्रवती स्त्री जगतात मान पावते या घरात मूल नाही ते घर वना वनाप्रमाणे आहे घरात कुमार नसतात थोर संपत्तीचा काय उपयोग स्वर्गात दोन्ही कुले प्रतीक्षेत अस्तात व म्हणत असतात की वंशात पुत्र झाल्यावर आम्हाला स्तैज्य येईल मांज म्हणून घेण्यासाठी आता कशाला जगावे त्यापेक्षा असे वाटते की जाऊ नये असा आक्रोश करून ती भूमीवर मूर्छित पडली दासींनी जाऊन राजाला ही हकीकत सांगितली तो उद्विग्न होऊन त्वरेने तेथे धावून आला मूर्छा येऊन राणी दीनपणे पडली आहे हे त्याने पाहिले वाऱ्याने केळ उन्मळून पडावी त्याप्रमाणे राणी पडली होती दासी तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या पण ती काही उठे मग तो राजा घाबरला हाय हाय असा उद्गार काढून तोही तेथे पडला क्षणभर मूर्चित होऊन तो उठला व पुन्हा कपाळावर हात मारून पडला पुत्रोत्सवामुळे झालेले पुत्र शोकाने काळवंडून गेले एकाएकी उसळलेल्या या दुःखाचे वर्णन करवत नाही ते उत्कट दुःख येता राजाला शून्यता आली त्याच्या चित्ताला भ्रम होऊन तो म्हणू लागला की मी आता शोकाने मरतो वर्षा मेघही राजाचा श्रुपात पाहून लज्जायमान होऊन आश्चर्य करू लागला राजा ने आपले नेत्र थोडेसे उघडले ते लाल लालवर्णाचे डोळे पाहून सूर्य लाजून आभाळात गेला राजा भयभीत होऊन पाहतो हो तो वासुरु वाजुन धेनू हंबरते तशी राणी हंबरते आहे तिला तशी पाहून तो स्वतः रडू लागला तो म्हणाला प्रथम आम्हाला अभय देऊन नंतर दुःखसागरात शोकसागरात लोटलेस मग तू हरी कसा आधी पुत्रत्वाला पाबवून नंतर अपुत्र का करून ठेवलेस तुझ्या मनात काय आहे मी द्वंद्वत कट दुःख सोसून मागून घेतलेले फल तू हिसकावून घेतले आहेस तुझ्या मनात काय आहे जे सत्कर्म मी केले ते निष्फल झाले माझे दैव फुटले आणि देव माझ्यावर रुसले मला जो आनंद झाला होता तो अकस्मात बुडला आता वाचावे तरी कशा मृत्यू आला तर बरा माझ्या राजवड्याला दरवाजे आहेत त्यांना धिक्कार असो एवढी कपाटे आहेत त्यांना धिक्कार असो सैन्याचे एवढे व्यूह आहेत त्यांना धिक्कार असो शस्त्रास्त्रे घेऊन जे इतके वीर होते त्यांना धिक्कार असो कोण वैरी कोठून आला त्याने माझा पुत्र उचलून नेला तो कसा व कोठून गेला ह्याकडे कोणी लक्ष दिले नाही गर्भगृहाला वेढा देण्याची याज्ञा मी वीरांना कि दिलेली होती त्यांना कशी झोप आली त्यांनाही धिक्कार असो सुर नर किंवा असुर माझा कुमार घेऊन पळाला तेव्हा ठेवलेल्या यंत्रमंत्राला धिक्कार असो कुलदेवता रुसली म्हणून माझी संतती खुंटली माझी तपशक्ती वाया गेली व वा ही भंगली मला असे की धर्म बलहीन झाला असून तपाच्या फल नाही दानाचाही काही उपयोग नाही माझा बाळ नष्ट झाल्याने मी पितरांच्या निश्चित दुर्गतीत पडेन माझे जन्मांतरीचे पाप असे फळाला आले मला पुत्र होणार नाही असे ज्योतिषांनी सांगितले होते ते ऐकूनही मी मूर्खासारखे साधन केले कसे हे माझे मूर्खपण व्यर्थ मिशीन पावलो हट्टाने तप करून कोणाला फळ मिळाले आहे क माझ्या दैवात नव्हते म्हणून देवाचे पाय धरले अनन्यपणे शरण आलेल्याचे जो रक्षण करतो तपश्चर्या वगैरे करूनही जो प्रसन्न होत नाही तो भगवान अत्रिनंदन मला प्रसन्न झाला स्वभक्तांचा त्या कैवार्याने माझ्या हातात फळ दिले त्याच्या आश्वासनावर मी खास विश्वास ठेवला कसे दे, कसले असाच विश्वास असतो मी तर अनन्य भक्त माझी उपेक्षा तो सर्वोत्तम कशी करेल माझी मतीच पालटली किंवा मला भूल पडली की काही चूक झाली ते मला समजत नाही तो दत्तात्रेय रूपे धारण करणारा असून त्याच्या महात्म्याचा पार सूर व योगीश्वरही जाणत नाहीत तेथे मी पामर काय जाणू शकणार ज्याचे सुहास्ययुक्त मुमुख पाहून हर्ष होतो तोच सर्व दुःख निवारून सुख देईल ब्रह्मादिकांना ज्याचा पार कळत नाही त्याला माझा नमस्कार असो तो सर्वेश्वर माझे सर्व दूर करो जो केवळ ब्रह्मच त्याच्या पदकमलांना वंदन असो आमच्या सर्व दोषांचे निवारण करून तो आमचा सांभाळ करो हे विश्वेश्वरा देवा दत्ता, आपल्या भक्ताला संभाळ या आर्थाला आता तुझ्याशिवाय दुसरे कोण पाळणार शरणांगताचे सद्कूळ विद्या धन अथवा तपाचरण तू पाहत नाहीस भक्तिभावाने चरण धरणाऱ्यास तू आधार होतो सहे निश्चित मोठमोठे लोकसुद्धा पदोपदी चुकतात मी तर मंद बुद्धीचा आहे किती वेळा चुकलो ते सुद्धा कळत नाही हे भक्त आता मला पदरी आर्त होऊन मी तुझी प्रार्थना करतो की मला अभय दे तू अनंत देव आहेस माझा अंत का पाहतोस मी आर्त होऊन ह्यावेळी आकांत करतो आहे माझी मती आता खचली आहे पुत्र रूपी आत्मा नष्ट झाल्यामुळे मी आर्त झालो आहे तरी हे दयासागरा माझ्यावर कृपादृष्टी कर माझ्या सर्व अपराधांची क्षमा करून मला अभय दे हे दत्ता मला दुसरा त्रा कोण आहे असा एकाग्रह हो नायुराजाने श्रीदत्ताला आठवून अतीदिन होऊन नमन केले। श्री केलेमहसपरीवराजकाचार्यवर्य श्रीमद्गुरुदेव श्रीमसुदेवानंद सरस्वती विरचितेशमहात्मेचध्याय श्री श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तू ल्लभ न हरी दत्तापेया दिसुदेवांद सरस्वती सजे पाच श्रीपादशील वल्लभ न हरी दत्तापेयादिंद